स्कंध दुसरा अध्याय अध्यायदाहुवा भागवताची लक्षणे वाच अत्र सर्गो विसर्गमोतय निरोधो ओमनेणाले परीक्षिता या, ओम या भागवत्पुरा <coughs> सर्ग विसर्ग स्थान पोषण कूती मनंतर ईशानुकथ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 मनवंतरांचे अधिपती जी भगवत भक्ती आणि रूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मन्वंतर म्हटले जाते जीवांना द्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना त्या उती भगवंतांच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी उयुक्त अच्या कथा त्या ईशानुकथा होत योग निद्रेता स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधीसह भगवंताना लीन होणे त्याला निरोध म्हणतात अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्म वास्तविक स्वरूपात होणे म्हणजे मुक्ती होय परिक्षिता या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होते ते परब्रह्मच आश्रय आहे आणि शास्त्रात त्यालाच परमात्मा असे म्हटले आहे नेत्र इत्यादी इंद्रियांचा जो अभिमानी द्रष्टा जीव आहे तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादी रूपात सुद्धा आहे आणि जो नेत्रगोल इत्यादींनी युक्त दिसणारा देह आहे तोच या दोहोना वेगवेगळे करतो या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला तरी दुसऱ्या दोघांचे ज्ञान होऊ शकत नाही म्हणून या तिघांनाही जो जाणतो तो परमात्मा सर्वांचे अधिष्ठान असलेले आश्रय तत्व आहे त्याचा आश्रय तो, तो स्वतः आहे दुसरा कोणी नाही विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला त्या शुद्ध संकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केले विराट पुरुषरूप नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने पाण्याचे नाव नार असे पडले त्या आपणच उत्पन्न केलेल्या नारामध्ये तो पुरुष एक हजार वर्षापर्यंत राहिला म्हणून त्याचे नाव नारायण असे पडले त्या नारायणांच्या कृपेनेच द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव आदींची सत्ता आहे त्याने उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही त्या अद्वितीय नारायणांनी योग निद्रेतून जागे होऊन अनेक होण्याची इच्छा केली तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडांचे बीज स्वरूप अशा आपल्या सुवर्णय वीर्याचे तीन भाग केले आधीदैव अध्यात्म आणि अधिभूत परीक्षिता विराट पुरुषाचे एकच वीर तीन भागात कसे विभागले गेले ते ऐक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 जेवा एने दाने वेगाने जेवे लागले, वेगा विराट पुरुषाला तहान अनुभव भुके लागला। खाने पिने की इच्छा होता सर्वात प्रथम त्याच्या शरीर मुख प्रकट मुखापासन टाणू टाणूपास प्रकट त्यानंतर ज्यांना जीभ ग्रहण करते ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या मुखापासून वाक त्याची अधिष्ठान देवता अग्नि आणि त्याचा विषय बोलणे हे तीन प्रकट झाले यानंतर पुष्कळ दिवस पर्यंत त्या जलातच पडून राहिला श्वासाच्या वेगामुळे नाशिकाछिद्रे प्रकट झाली तेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या नाकात घेंद्रिय येऊन बसले आणि त्याची देवता वास पसरविणारा वायू प्रकट झाला प्रथम त्याच्या शरीरात प्रकाश नव्हता नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसऱ्या वस्तू पाहण्याची इच्छा झाली तेव्हा डोळे त्याचा अधिष्ठाता सूर्य आणि नेत्रेंद्रिय प्रकट झाले जेव्हा वेदरुपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करू लागला जागे करू लागले त्याला जागे करू लागले तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली त्याचवेळी कान त्याची अधिष्ठात्री देवता दिशा श्रोत्रेंद्रीय प्रकट झाले त्यामुळे शब्द ऐकू येत जेव्हा त्याला वस्तूंची कोमलता कठीणता हलकेपणा जडपणा उष्णता आणि थंडपणा जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली पृथ्वीपासून जशी झाडे उगवतात त्याप्रमाणे त्या, त्या त्वचेतून रोम निर्माण झाले आणि त्याच्या आत बाहेर राहणारा वायू प्रकट झाला स्पर्श ग्रहण करणारे त्वचा इंद्रिय निर्माण होऊन त्याने शरीराला सगळेकडून लपेटून घेतले त्या योगे त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला जेव्हा त्याला अनेक कर्मे करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले त्यांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्यांची अधिदेवता इंद्र तसेच या दोन्हींच्या आश्रयाने होणारे ग्रहणरुप कर्म प्रकट झाले जेव्हा त्याला इष्टस्थळी जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले त्याच्याबरोबरच अधिष्ठाता यज्ञपुरुष प्रकट झाला आणि चालण्याचे कर्म प्रकट झाले माणसे याच चरणांनी चालून यज्ञ सामग्री एकत्रित करतात संतान स्त्रीसुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यावर विराटपुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली त्यात उपस्थ इंद्रिय आणि प्रजापती देवता तसेच या दोहोंच्या आश्रयाने राहणाऱ्या कामसुखाचा आविर्भाव झाला जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तेव्हा गुदद्वार प्रकट झाले त्यातून पायू इंद्रिय मित्र देवता उत्पन्न झाली या दोहोंच्याद्वारा मलत्यागाची क्रिया होते अपान बारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रकट झाली त्यातून अपान आणि देवता प्रकट झाली या दोन्हींच्या आश्रयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो जेव्हा विराट पुरुषाला अन्न पाण्याची घेण्याची इच्छा झाली तेव्हा पोट आतडी आणि नाड्या उत्पन्न झाल्या त्याच बरोबर आतड्यांची देवता समुद्र नाड्यांच्या देवता नद्या तसेच समाधान आणि पोषण हे दोन्ही त्यांच्यावर अवलंबून राहणारे विषय उत्पन्न झाले जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली त्यापासून मनरूप इंद्रिय आणि मनाची देवता चंद्र तसेच कामना आणि संकल्प प्रकट विराट पुरूषा शरीर मध्वी जल आणि तजापस त्वचा चर्म मांस रक्त मेद मज्जा हाड़ अत धातु प्रकट जाकाश जल वायूपासन प्राणा उत्पत्ति श्रोत्रादी इंद्रिय शब्दादी विषय ग्रहण करनी आ ते विषय अहंकारापासून उत्पन्न झाले आहेत मन सर्व विकारांचे उत्पत्ती स्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे भगवंतांच्या या स्थूल रुपाचे वर्णन मी तुला सांगितलं हे रूप बाहेरून पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार महत्त्व आणि प्रकृती या आठ आवरणांनी आच्छादलेले आहे याच्याही पलिक भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे हे अव्यक्त निर्विशेष आदी मध्य आणि अंत यांनी तसेच नित्य हे वाणी आणि मनथेत पर्यंत पोचू शकत नाही मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या दोन रूपांचे वर्णन केवले ती दोन्ही रूपे भगवंतांच्या मायेच्याद्वारे रचलेली आहेत म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाहीत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 परीक्षिताजापति मनु, देवता ऋषि पितर सिद्ध चारण गंधर्भ विद्याधर असुर यक्ष किसरा नाग साप किंपुर उरग मातृका राक्षस पिशाच प्रेत भूत विनायक, कुष्मांड, उन्माद वेताल यातुान ग्रह पक्षि मृग पशु वृक्ष पर्वत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 जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो त्याप्रमाणे कालाग्निस्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यातून घेतात महात्मा भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे परंतु त्याच्याही पलीकडील ते असल्याकारणाने तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपातच केवळ पाहता कामा नाही सृष्टी रचना इत्यादी कर्माचे निरूपण परमात्म्याशी परमात्म्याशी कर्माचा आणि कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेले नाही तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केले आहे कारण ते मायेमुळे कल्पलेले आहे हे मी ब्रम्हदेवाचे महाकल्पासह इतर कल्पांचे वर्णन केले आहे सर्व कल्पांमध्ये सृष्टीक्रम एकसारखा आहे फरक एवढाच आहे की महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशा महत्त्व इत्यादीची उत्पत्नी होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशी राहते फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते कालाचे मोजमाप कल्प आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या मनवंतरांचे वर्णन यापुढे करण्यात येईल आता तू पाद्मकल्पाचे वर्णन लक्ष देऊ नये शौनकाने विचारले सूतमहोदय आपण आम्हाला सांगितले होते की भगवंतांचे परमभक्त विदुरानी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण कली त्या तीर्थयात्रेमध्यांना मैत्रिय ऋषींबरोबर अध्यात्मासंबंधी संवाद कुठे झाला तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रियी ऋषींनी कोणत्या तत्वाचा उपदेश कला सूत महोदय विदुरांचे चरित्र आपण आम्हास ऐकवावे त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते त्यांच्याकडे का परत आले सूत म्हणाले ऋषींना राजा परीक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे काही सांगितले तेच् मी आपणा लक्ष्यपूर्वक ऐका सूत वाच परीक्षिता राजापरीक्षिपृष्ट यदवोच महान तद्वो महानुनी तद्वृुत राज्ञ प्रश्नानुसार श्रीमद्भागवते महापुराण वैयासिक्यामष्टादशसहस्रा पारमश्या संहिताया्वितीयस्के पुरुषसंस्थानवर्णन नाम दशमोध्याय श्रीकृष्णापणस्त